वाल्मिकांड सर्ग सत्तावीसा गोला आणि त्यालाभिषेक इकडे राम आपल्या भावासह प्रस्त्रवणगिरीकडे गेला तो पर्वत वाघ आणि हरिणे यांच्या निनादाने भरून गेलेला प्रचंड गडगडाट करणाऱ्या सिंहांची वस्ती असलेला होता अनेक प्रकारच्या जाळ्याने आणि वेलीने तो झाकलेला होता आणि पुष्कळ झाडांची गर्दी त्यावर होती अशा वानर, वानर जातीची त्याच्यावरती तो मेघांच्या एकावर एक असलेल्या राशीसारखा दिसत होता तो नित्य बावित्रे उत्पन्न करणारा आणि शुभंकर होता त्या पर्वताच्या शिखरावर एक मोठी लांब रुंद गुहा होती रामाने लक्ष्मणासह राहण्याकरता अतिपसंत केली सुग्रीवाशी रामाने करार केल्यावर तो रघुनंदन विनयुक्त वर्धिष्णुकांदीच्या भ्रात्या लक्ष्मणा कालाला उचित असे म्हणाला लक्ष्मणा ही पर्वतावरचे गुहा रम्य आहे विशाल आहे खेळती हवा असलेली आहे या गुहेत आपण पावसाळ्याचे दिवस काढू हे गिरी चे शिखर राजकुमारा उत्तम आहे रम्य आहे शुभ्र काळ्या तांबड्या शिलानी हे शोभत आहे येथे नाना प्रकारचे धातुयुक्त माती पसरलेली आहे नदी आणि टेकड्या येथे आहेत नाना प्रकारच्या वृक्षांच्या राया आणि सुंदर दिसणाऱ्या नाना प्रकारच्या वेली येथे भरलेल्या अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा गजबजाट आणि सुंदर मोरांचे स्वर याने ते निनाद होत आहे मालती आणि कुंद यांच्या जाळ्या निरगुडी शिरस देवताट अर्जुन सादडा सालवृक्ष अशा फुललेल्या वृक्षाने ही सुशोभित आहे इकडे हिरम्य फुललेल्या कमळांनी शोभणारी पुष्कर्णी ती आपल्याला गुहेपासून फार दूर पडणार नाही <coughs> उतरते असलेल्या या प्रदेशात ही गुहा आपल्याला बरी पडेल मागच्या बाजूकडे तिला चढ असल्यामुळे तीत निवारा राहील लक्ष्मणा गुहेचा दारार समतल असलेली सुरेख शिला ती चांगली लांब रुंदाने काजळांचा ढीग फोडून काढावा तशी काळी उत्तरेकडे हे पर्वत शिखर काजळाचा उंचवटा फोडावा किंवा पाण्याने भरलेला काळा मेघ वर यावा तसे सुरेख दिसत दक्षिण दिशेकडे सुद्धा शुभ्र वस्त्रासारखे दुसरे शिखर कैलास कैला शिखरासारखे आणि नाना प्रकारच्या धातू मिश्रित मातीने शोभणारे उभे गुहेच्या पलीकडे जशी त्रिकुटावरून जान्हवी तशी पूर्ववाहिनी अत्यंत निर्मळ नदी आहे तिच्या काठावर चंदन तिळवा साल तमाल टिबुर्णी पद्मक देवदार अशोक वानीर तिमिश बकुळ केतक शिंदी तिवस कदंब वेत कृतमालक असे जे वृक्ष उगवले आहेत त्यांच्या योगे ती त्या त्या भागात वस्त्राने नटलेल्या एखाद्या सुंदर स्त्रीप्रमाणे शोधते शेकडो पक्षांचे आवाज काढीत तिच्यावर फिरत आहेत एकमेकांवर अनुरक्त असलेल्या चक्रवा पक्षांनी तिची शोभा वाढली आहे तिच्या दोन्ही बाजूंच्या अति रम्य पोर्णीवर हंस सारस आहेत जणू नाना रत्ना अंगावर लिहून ती हसत आज़, हसत असाविषयी वाटते कुठे निळा कमळाने ती झाकल्यासारखी दिसते तर कुठे लाल कमळाने तर कुठे शुभ्र अशा कुमद पुष्पांच्या उमरत्या कळ्याने ती शोधते शेकड़ बतके तिच्या आणि ही रमणी आणि मुलींच्या उपयोगी पडते इकडे या चंदन वृक्षाची कशी सुंदर रांग लागलेले पाय अर्जुन वृक्षांच्या रांगास मनात येताच एकदम वर आल्यासारख्या दिसतात शत्रुधमना लक्ष्मणा किती सुंदर हा देश आहे येथे आपण उत्तम प्रकारे राहू आपले मन येथे आवाज तसाच मृदंगांच्या आवाजाबरोबर वानरांचे होणारे निनाद विजयी वीरश्रेष्ठ येथे ऐकू येत आहेत कपिल श्रेष्ठाला त्याची भार्या मिळाली राज्य मिळाले असे मोठे ऐश्वर लाभल्याने सुहुधांच्या समवेत सुग्रीव खात्रीने आनंदात असेल असे बोलून राम लक्ष्मणासह हो, पुष्कळ प्रेक्षणीय दर्या आणि गुहा असलेल्या त्या प्रस्त्रावरून गिरीवर राहिला अत्यंत सुखाने राहता येण्याजोग्या पुष्कळ साधन संपत्ती असलेल्या अशा त्या पर्वतावर हो असताना सुद्धा रामाचे मन कुठेच रमेल प्राणाहुनी प्रिया पळवून नेलेल्या भार्येचे स्मरण होऊन विशेषतः उगवत्या चंद्राच्या दर्शनाने रात्री अंतरणावर पडला तरी सुद्धा त्याला झोप येत नसली तिच्या स्मरणामुळे उत्पन्न होणाऱ्या शोकाने आश्रू भरून येऊन त्याचा जीवच गळून गेल्यासारखा होई सदोदित शोकात मग्न राहणाऱ्या आणि शोक करणाऱ्या रा रामाला तितकेच दुःख अनुभवणारा लक्ष्मण त्याची समजावणी करीत म्हणाला वीरा व्यथा करून घेऊ नकोस तू शोक करणे योग्य नव्हे शोकामुळे मनातले सर्व हेतू नष्ट होतात हे तुला ठाऊकच आहे तू कर्तव्यनिष्ठ देवपरायण आस्तिक धर्मशील स्थिर निश्चयी असा तुझा रामा लौ, लौकिक आहे चित्त स्थिर नसे तर शत्रूला विशेषतः कपट करणाऱ्या रा राक्षसाला रणात मारणे तुला शक्य होणार नाही म्हणून शोक समूळ मनातून काढून टाक मनाचा दृढ निश्चय कर म्हणजे मग तू त्या राक्षसाला त्याच्या परिवारासह मारू शकशील रामा सागरवनपर्यंत वनपर्वत वन यांच्या सकट सारी पृथ्वी उलटवण्याचे तुझे सामर्थ्य मग रावणाचा काय पाठ हा आता पावसाळाला आहे शरद कालाची वाट पहा त्यानंतर तू गणगोतासह आणि प्रजांसह त्या रावणाचा वध करशील मी काय केवळ तुझे झोपलेले वीर जागे करीत आहे त्या आगुतीने भडकलेल्या पण काळांतराने राखेने झाकलेल्या अग्निसारख्या लक्ष्मणाचं ते हितकारी आणि शुभवचन सत्कारून राम आपल्या प्रेम सुरू झाला म्हणाला माझ्या प्रेम असल्यामुळे लक्ष्मणा तू जे स्नेहाने हितबुद्धीने पराक्रम पराक्रमशील धरून बोलास त्या योगे हा माझा सर्व कार्याचा घात करणारा शोक मी टाकून दिला पराक्रमा करता जे अप्रतिहत ते आवश्यक ते मी माझ्या मनात वाढवी तुझ्या सांगण्याप्रमाणे मी सुग्रीवाच्या आणि नद्यांच्या प्रसन्नतेकडे लक्ष ठेवून शरत्काराची वाट पाहि वीराला आपण केलेल्या उपकाराची फेड व्हावी अशी अपेक्षा असते अकृतज होऊन जर तशी फेट झाली नाही तर पराक्रमी माणसांचे मन दुखावल्यासारखे होते लक्ष्मणाने रामाचे ते बोलणे युक्त आहे हे मनाशी समजून आणि त्याचा मान करून हात जोडून तो सुंदर स्वरूप असणाऱ्या रामाला आपली प्रसन्न मुखमुद्रा दर्शवित म्हणाला नरेंद्र तुझ्या मनात असलेले हे जे सर्व तू बोलास ते तो वानर लवकरच करील शत्रूला शिक्षा मना राग आन शरद का चिकाटी धरना सह चार महीने तू कसे का पर्वता वत्रु ता वध कर धर तू रहा किंडा सत्ताविवा